श्रीमद् भागवत महापुराण स्कंद आठवा अध्याय सहावा देव आणि दैत्य यांचे मिळून मंथन। श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता जेव्हा देवांनी सर्वशक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुती केली तेव्हा ते त्यांच्यामध्ये प्रकट झाले त्यांचे तेज असे ते होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत असे वाटावे त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले ते भगवंतांनाच काय पण आकाश दिशा पृथ्वी किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी यांच्या रूपाचे दर्शन घेतले ते रूप अत्यंत सुंदर होते पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीर कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पितांबर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 आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवांसह तिन्ही लोक दिसत आहेत हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते मध्य काळातही ते स्थित आहे आणि शेवटी सुद्धा ते पुन्हा आपल्यातच लीन होऊन जाईल आपण मात्र कार्यकारणा पलीकडील पूर्ण स्वतंत्र आहात आपणच या जगाचे आधी अंत आणि मध्य आहात जसे घड्यामध्ये सुरुवातीला मध्य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 गाईपासून दूध पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात त्याचप्रमाणे विवेकी पुरुष सुद्धा आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तियोग ज्ञानयोग इत्यादी आपल्याला या विषयांमध्येच प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णन सुद्धा करतात हे कमलनाभा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 आपण सर्वांचे साक्षी आहात तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार प्रभो मी शंकर अन्यदेवता ऋषी दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत तर मग आपले कल्याण आम्हाला कुठून करणार म्हणून ब्राह्मण देव इत्यादीने काय करावे त्याची आज्ञा आपणच करावी <coughs>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 शंकर आणि देवांनो तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय ऐका यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा देवांनो एखादे मोठे कार्य करायचे असेल तर शत्रुशी सुद्धा शक्य केले पाहिजे परंतु काम झाल्यावर मात्र त्यांच्याबरोबर साप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 या कामात दैत्यांना श्रम आणि फळ मात्र तुमाल मिळेल देवांनो तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा सामोपचाराने जशी सर्व कामे होतात तशी क्रोधाने होत नाहीत समुद्रापासून आलेल्या काळकूट विषाला घाबरू नका कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका इच्छाही धरू नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून छिडू नका श्री शुक म्हणतात परीक्षिता देवाना असा आदेश देऊन सर्वशक्तिमान शक्तिमान स्वेच्छाविहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्या पुढेच अंतर्धान पावले नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतांना नमस्कार करून आपापल्या आप लोके निघून गेले त्यानंतर इंद्रादी देव बलिराजाकडे गेले शस्त्रास्त्रे न घेता देव आपल्याकडे येत असल्याचे पाहून दैत्य सेनापती खवळले परंतु समेत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 ही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली तेथे बसलेल्या शंभर अरिष्ट नेहमी आणि त्रिपुरी निवासी असुर असुरराजांना सुद्धा आवडली तेव्हा देव आणि असुरांनी आपापसात आप समजोता करून मैत्री केली आणि परीक्षिता ते सर्व मिळून अमृतमंथनासाठी मोठ्या तयारीला लागले त्यानंतर त्यांनी आपली ताकद लावून मंदराचल उखडला आणि आरडाओरडा करीत त्याला समुद्र तटाकडे घेऊन आले त्यांचे बाहू परिघाप्रमाणे होते शरीरात शक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता परंतु तो मंदर पर्वत एकतर अत्यंत जोड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जावयाचा होता त्यामुळे इंद्र बळी वगैरे सारे थाकले ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत तेव्हा नाईलाजाने त्यांनी तो रस्त्यातच टाकला तो सोन्याचा मंदराचेल पर्वत अत्यंत जोड होता जमिनीवर पडते वेळी त्याने पुष्कळशा देव आणि दानवांचा छक्काचूर केला त्या देव आणि असुरांचे हात पाय खांदे तुटून गेले मन सुद्धा निराश झाले त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पाहून गरुडावर बसलेले भगवंत तेथे प्रकट झाले पर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे वरण आणि पीडा दूर केली नंतर त्याने पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि सह ते समुद्र तटाकडे गेले पक्षीराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरविला नंतर भगवंतानी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेला इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंश्याम संहितायाम अष्टमस्क अमृतमथने मंदराचलाननम षोध्याय श्रीकृष्णारपणमस्तु हरे नम